वाल्मिकी रामायण सुंदरकांड स्वर्ग सव्वीसावा मुखावर एक एकसारखे अश्रू ओगळत असलेली जानकी असे बोलत खाली मान घालून बिचारी विलाप करू लागली बेभान झाल्यासारखी वेड्यासारखी भ्रमिष्ठ होऊन शोक करी ती घोड्याच्या शेंगराप्रमाणे भूमीवर गडबडा लोळण घेऊन तडफड करू लागली मनाला येईल ते रूप घेणाऱ्या राक्षसाने रामाला चकवल्यामुळे रावणाने मी आक्रोश करीत असता बळजोराने मला ओढून इकडे आणले राक्षसींच्या ताब्यात मी सापडले त्यांची भयंकर बोलणी खाल्ली दुखाने अत्यंत आर्थ होऊन माझ्या मनाला वाटत आहे की आता जगू नये महारथी रामाला सोडून राक्षसींच्या वेढ्यात राहून जगण्यात काही अर्थ नाही संपत्तीत आणि भूषणातही काही अर्थ नाही या दुःखाने माझे हृदय फाटून जात नाही हे, हे तेव्हा खरोखर ते पाषाणाचे असले पाहिजेत किंवा त्याला क्षय किंवा मरण नसले पाहिजे त्याला सोडून क्षणभर का होईना मी पापिणी हे जीवन जगत आहे झका रस मला मी आर्य स्त्रीच नाही पतिव्रताच नाही राक्षस रावणाला मी डाव्या पायाने सुद्धा स्पर्श नाही करणार मग त्या राक्षसावर प्रेम करणे तर दूरच हा नीचपणाने माझी याचना करू पाहतो माझा नकार तो जाणत नाही स्वतःला आणि स्वतःच्या कुलाला कुलालाही लक्षात घेत नाही माझे तुकडे तुकडे केले मला तोडले फोडले अग्नीत पेटून जाळले तरी रावणाच्या सेवेत मी जाणार नाही तुमची बडबड दीर्घकाळ चालली तरी काय उपयोग लोकप्रसिद्ध प्राज्ञ कृतज्ञ दयाळू अंतकरणाचा सचिल राम माझे भाग्य संपल्यामुळे दयाळूपणा विसरला काय असे माझ्या मनात येते जनस्थानात चौदा राक्षसांचा निपात ज्या एकट्याने केला तो माझ्या सहाय्याला का येत नाही मध्ये समुद्र असल्यामुळे ही लंका पादाक्रांत करायला कठीण हे खरे पण रामाच्या बाणानं तर कुठेही अडथळा होणारच नाही महान पराक्रमी राम राक्षसाने पळवून नेलेल्या आपल्या प्रिय भारेच्या सहाय्याला येत नाही याचे कारण काय असेल बरे मला वाटते लक्ष्मणाचा हा ज्येष्ठ भ्राता मी इथे आहे हे जाणत नसावा का जाणूनसुद्धा तो तेजस्वी हा अपमान गिळवून बसला असेल मला पळवून नेले आहे हे माहीत होऊन जो रामाला सांगू शकेल तो गृद्र राज सुद्धा रावणाने युद्धात मारून टाकला तो जटायू वृद्ध होता तरी त्यावेळी माझ्या रक्षणाला धावला आणि रावणाचा वध करण्याकरता झटपटला हे त्याने मोठे काम केले मी येथे आहे हे जर रामाला कळले तर क्रोधाने बाण मारून जगात एकही राक्षस राहू देणार नाही तो लंका जाळून टाकेल महासागर जाळून टाकेल नीच रावणाची कीर्ती आणि नाव नष्ट करून टाकेल मग घराघरातून राक्षसींचे पती मारले गेल्यामुळे त्या मी आता कशी जशी रडते आहे तशा धाय मोकळून रडतील यात संशय नाही राक्षसांची लंका शोधून काढून राम लक्ष्मणासह असेच करेल एकदा त्यांच्या दृष्टीत शत्रू पडला की तो क्षणभरही जगायचा नाही थोड्याच काळात ही लंका चितांच्या धुराने रस्ते आणि रस्ते व्यापलेली गिधाडांच्या थव्याने शोभणारी अशी स्मशानासारखी होईल हा माझा मनोरज थोड्याच काळात पूर्ण होईल तुमचा सर्वांचा होणारा सर्वनाश तुम्हाला घडून येणे अशक्य वाटते पण ज्या प्रकारची दुश्चिन्हे लंकेत दिसत आहेत त्यावरून ती लवकरच निस्तेज होईल पापी राक्षस राजा रावण मारला गेला म्हणजे ही अजिंक्य लंका खरोखर विधवा जशी सुकून जाते तशी सुकून जाईल मंगल उत्सवाने समृद्ध असलेली ही लंकापुरी राक्षसांच्या सह आपल्या राजाला मुकेल तेव्हा पतिवीन झालेल्या स्त्रीसारखी तिची अवस्था होईल नवे रडणाऱ्या दुःखार्थ राक्षस कन्यांचे आवाज घराघरातून निघाल्या येथे माझ्या कानावर येते अंधकाराने व्यापलेली प्रकाश नष्ट झालेली राक्षस वीर मार, मारले गेलेली ही लंकापुरी रामाच्या बाणाने जळून देई डोळ्यांच्या कडा लालसर ला, शूर रामाला मी राक्षसांच्या भवनात आहे हे, हे कळेल काय पण निर्दय अधम रावणाने जो अवधी मना सांगितला आहे तो आता जवळ आला या दुष्टाने त्या अवधीत तो माझा मृत्यू ठरवून ठेवला पाप पापकर्मी हे राक्षस तो करणे अयोग्य असे जाणत नाही म्हणून तो ठेवलेलाच आहे या अधर्मामुळे लगेच महान उत्पाद होईल नरमंस भाषक नरमंस भक्षक हे राक्षस धर्म जाणत नाही हा राक्षस सकाळच्या न्याहारीसाठी खरोखरच माझा उपयोग करेल ती मी प्रियाच्या दर्शना काय बरे करू नेत्रांच्या कडा लाल असणाऱ्या रामाचे दर्शन नसल्यामुळे अत्यंत दुखी झालेले मी पतीला सोडून लवकरच यमाचे दर्शन घेणार त्या भरताच्या ज्येष्ठ भ्रात्याला मी जिवंत आहे हेही माहित नसावे त्या दोघांना जर हे माहीत असते तर ते पृथ्वी पालथी घालणार नाहीत असे होणार नाही की माझ्या शोकाने तो लक्ष्मणांचा वीर ज्येष्ठ भ्राताच आपला देह या पृथ्वी तलावर सोडून देवलोकी गेला माझ्या राजेवरोचन वीर रामाला जे दे देव गंधर्व सिद्ध आणि श्रेष्ठ ऋषी पाहतील ते धन्य आहेत किंवा धर्मावर प्रेम करणाऱ्या धीमान मोठ्या मनाच्या राजश्री रामाला भार्या म्हणून माझा काही उपयोग नसावा दृष्टीसमोर आहे तो और प्रेम दृष्टी आड झाली की स्नेह संपतो पण कृतज्ञ असतात ते स्नेह विसरतात पण राम प्रीती विसरणार नाही की माझ्यात काही अवगुण आहेत की माझे नशिबाच असे फुटके झाले की ज्यामुळे मला भामीनी सीतेला श्रेष्ठ गुणांच्या रामाचा हा वियोग झाला त्या महात्म्याला सोडून त्या शुद्ध चारित्र्याच्या शूर शत्रुमर्दनाला सोडून जगण्यापेक्षा मला मरण पत्करले की त्या दोघा नरश्रेष्ठ भ्रातांनी वनात शस्त्रे टाकून दिली आणि केवळ फळेमुळे खाऊन ते वनवासीहून फिरत आहेत की दुरात्म्या राक्षस रावणाने राम लक्ष्मण या शूर भावांना कपटाने मारून टाकले अशा या परिस्थितीत मला सर्वतोपरी मरणेच बरे वाटते पण इतके पराकष्ठेचे दुःख असतानाही माझ्या भाळी मरण लिहिले नसावे सत्याशी एकनिष्ठा असलेले जितेंद्रिय महाभाग महात्मे मुनी ज्यांना प्रिय आणि अप्रिय दोन्ही नाही ते खरोखर -खर धन्य होत प्रियापासून ज्यांना दुःख नाही अप्रियापासून तर त्याहूनही नाही त्या दोहोपासूनही जे स्वतंत्र आहेत त्या, त्या महात्म्यांना माझा नमस्कार असो मीही अशी प्रिय आत्मज्ञानी रामाकडून टाकली गेले, पापी रावणाच्या तावडीत सापटे आहे मी प्राण टाकून देईन सुंदरकांडाचा सव्वीसावा सर्ग समाप्त